विश्वरूपर्शन खंड पंचावन्न विश्वरूप खेपेस या अनंत कसा ओळखावा हे जे विराट प्रदर्शन डोळ्यांना दिसते ते कसे पचवावे याचा अभ्यास आपण केला आधी ठळक मग बारीक आधी सरळ मग मिसळ अशा प्रकारे सर्व वस्तूंतील परमात्मा पहावयाचा त्याचा साक्षात्कार करून घ्यावयाचा अहर्निश अभ्यास करून सर्व विश्व आत्मरूप पहावयास शिकावयाचे असे मागच्या अध्यायात आपण पाहिले आज अकरावा अध्याय पहावयाचा आहे या अध्यायात भगवंतानी प्रत्यक्ष आपले रूप दाखवून अर्जुनावर परमकृपा प्रगट केली आहे अर्जुन देवाला म्हणाला देवा तुझे ते संपूर्ण रूप मला पाहाविसे वाटते ज्या रूपात तुझा सर्व महान भाव प्रगट झाला आहे असे रूप मला डोळ्यांनी पहावयास मिळव अर्जुनाची ही विश्वरूप दर्शनाची मागणी होती आपण विश्व जग हे शब्द वापरतो हे जग म्हणजे विश्वाचा एक लहानसा भाग आहे या लहानशा तुकड्याचेही आकलन आपणास नीट होत नाही विश्वाच्या हिशोबाने पाहिले तर हे आपणास मोठे वाटणारे जग म्हणजे अतिशय तुच्छ वस्तू आहे असे कळून येईल आकाशात रात्रीच्या वेळी जरा वर दृष्टी फेकली तर ते अनंत गोल दिसतात आकाशाच्या अंगणातील ती छोटी छोटी रांगोळी ती सुंदर फुले त्या लुकलुक करणाऱ्या लाखो तारका त्यांचे स्वरूप माहीत आहे का त्या लहान तारका प्रचंड आहेत अनंत सूर्य त्यांच्यात मावतील रसरसलेले तेजोमय ज्वलंत धातूंचे ते गोल आहेत अशा या अनंत गोलांचा ही शेप कोण करील ना अंत ना पार नुसत्या डोळ्यांना हजारो गोल दिसतात दुर्बिणीतून पाहू तर कोट्यवधी दिसतात आणखी मोठी दुर्बीण आणाल तर पराार्धावधी दिसतील आणि शेवटी याचा अंत कोठे आहे व कसा आहे हे समजणार नाही ही जी अनंतसृष्टी खाली वर सर्वत्र पसरलेली आहे तिचा लहानसा तुकडा म्हणजे हे जग परंतु हे जगही किती विशाल दिसते ही विशाल विशालसृष्टी ही परमेश्वरी स्वरूपाची एक बाजू झाली आता दुसरी बाजू आहे ती म्हणजे काळाची आपण पाठीमागचा काळ जर लक्षात घेतला तर इतिहासाच्या मर्यादेत फार फार तर दहा वर्षे आपण मागे जातो आणि पुढचा काळ तर लक्षातच येत नाही इतिहासाचा काळ दहा वर्षांचा आणि स्वतःचे जी जीवन त्याचा काळ तर जेमतेम शंभर वर्षे वास्तविक काळाचा विस्तार अनादि व अनंत आहे किती काळ झाला त्याचा हिशेब नाही पुढे किती आहे त्याची कल्पना नाही आपले जग जसे विश्वाच्या मानाने तुच्छ त्याप्रमाणे ही इतिहासाची दहा वर्षे अनंत काळाच्या मानाने काहीच नाही भूतकाळ अनादि आहे व भविष्यकाळ अनंत आहे लहानसा वर्तमान काळ बोलता बोलता भूतकाळात जात आहे वर्तमान काळ खरोखर कोठे आहे हे दाखवायला जावे तो तो भूतकाळात बुडून जातो असा अत्यंत चपळ वर्तमान तेवढा आपला आहे मी आता बोलत आहे परंतु तोंडातून शब्द आला नाही तोच भूतकाळात गडप होतो अशी ही महान काल नदी सारखी वाहत आहे तिचा उगम माहीत नाही अंत माहीत नाही मध्यंतरीचा थोडासा प्रवाह मात्र दृष्टीस पडतो अशा रीतीने एका बाजूस स्थळाचा प्रचंड विस्तार व दुसऱ्या बाजूस काळाचा प्रचंड ओघ अशा दोन्ही दृष्टींनी सृष्टीकडे पाहू लागलो म्हणजे कल्पनेस कितीही ताण दिला तरी तिचा अंत लागणार नाही हे कळून येते तिन्ही काळात व तिन्ही स्थळात भूत भविष्य वर्तमानात त्याचप्रमाणे वर खाली व येथे असा सर्वत्र भरून राहिलेला जो विराट परमेश्वर तो एकदम एकाच वेळी पहावयास सापडावा परमेश्वराचे त्या रूपात दर्शन व्हावे अशी अर्जुनास इच्छा झाली आहे या इच्छेतून हा अकरावा अध्याय प्रगट झाला आहे अर्जुन भगवंतास अत्यंत प्रिय होता किती प्रिय होता इतका प्रिय की दहाव्या अध्यायात कोणत्या कोणत्या स्वरूपात माझे चिंतन कर हे सांगताना पांडवात अर्जुन आहे त्याच्या ठिकाणी माझे चिंतन करीत असे भगवान सांगत आहेत पांडवात धनंजय असे श्रीकृष्ण म्हणतात यापेक्षा प्रेमाचा पागलपणा प्रेमवेळेपणा कोठे असेल प्रेम किती वेडे होऊ शकते याचे हे उदाहरण आहे अर्जुनावर भगवंतांची अपार प्रीती त्या प्रीतीसाठी हा अकरावा अध्याय प्रसादरूप आहे दिव्य रूप महावयाची अर्जुनाची इच्छा त्याला दिव्यदृष्टी देऊन भगवंतांनी पुरी केली अर्जुनाला त्यांनी प्रेमाचा प्रसाद दिला खंड छप्पन्न लहान मूर्तीतही दर्शन होऊ शकते त्या दिव्य रूपाचे सुंदर वर्णन भव्य वर्णन या अध्यायात आहे हे सारे जरी खरे तरी या विश्वरूपाबद्दल विशेष लोभ मला दाखविता येत नाही मी लहान रूपावर संतुष्ट आहे जे लहान साजिरे गोजिरे रूप मला दिसते त्यातील गोडी अनुभवावयास मी शिकलो आहे परमेश्वराचे तुकडे नाही परमेश्वराचे जे रूप पहावयास सापडले ते त्याचा एक तुकडा आहे व बाकीचा परमेश्वर बाहेर उरला आहे असे मला भासत नाही जो परमेश्वर विराट विश्वात भरून राहिला आहे तो संपूर्ण तसाच्या तसा, तसा लहानच्या मूर्तीत एखाद्या मातीच्या कणातही आहे कमी नाही अमृताच्या सिंधूची गोडी तीच एका बिंदूतही असते अमृताचा जो लहानसा बिंदू मला लाभला आहे त्याची गोडी चाखावी असे मला वाटते मी मुद्दाम अमृताचा दृष्टांत घेतला आहे पाण्याचा किंवा दुधाचा नाही पेलाभर दुधाची गोडी तीच लोटाभर दुधात असणार परंतु गोडी तीच असली तरी पुष्टी तेवढीच नाही थेंबर दुधापेक्षा पेलाभर दुधात अधिक पुष्टी आहे परंतु अमृताच्या दृष्टांतात तसे नाही अमृताच्या समुद्रातील गोडी अमृताच्या एका थेंबातही आहेच शिवाय तेवढीच पुष्टीही आहे थेंबर अमृत घशाखाली गेले तरी अमृतत्वच मिळणार त्याप्रमाणे जी दिव्यता जी पवित्रता परमेश्वराच्या विराट स्वरूपात आहे तीच लहानशा मूर्तीतही आहे एक मुठभर गहू नमुन्या दाखल मला कोणी दिले त्यावरून गव्हाची ओळख मला जर झाली नाही तर गव्हाचे पोते जरी माझ्यासमोर आणून टाकले तरी ती कशी होणार जो लहान ईश्वराचा नमुना डोळ्यांसमोर उभा आहे त्याने जर ईश्वराची ओळख पटली नसेल तर विराट परमेश्वर पाहून ती कशी पटेल धाकटे मोठे यात काय आहे धाकट्या रूपाची ओळख पटली की मोठ्याची पटेल म्हणून देवाने मोठे रूप दाखवावे अशी मला हौस नाही प्रमाणे विश्वरूप दर्शनाची मागणी करण्याची माझी योग्यताही नाही शिवाय मला जे दिसत आहे ते म्हणजे विश्वरूपाचा तुकडा आहे असे नाही तस्बिरीचा एखादा फुटलेला तुकडा आणला तर त्यावरून सर्व तस्बिरीची कल्पना आपणास येणार नाही परंतु परमात्मा काही असा तुकड्यांचा बनलेला नाही परमात्मा कापलेला नाही खंड केलेला नाही लहानशा स्वरूपातही तो अनंत परमेश्वर साराच्या सारा साठवलेला सारा आहे छोटा फोटो व मोठा फोटो यात काय फरक जे मोठ्यात तेच सारे तसेच्या तसे छोट्यातही तसे असते छोटा फोटो म्हणजे मोठ्या फोटोचा काही तुकडा नव्हे लहान टाईपात अक्षरे असली तरी अर्थ तोच मोठ्या टाईपात असली तरी अर्थ तोच मोठ्या टाईपात मोठा अर्थ आणि छोट्यातछोटा असे काही नाही याच विचारपद्धतीचा मूर्तीपूजेला आधार असतो मूर्तीपूजेवर अनेकांनी हल्ले चढविले आहे बाहेरच्या व इथल्याही कित्येक विचारकांनी मूर्तीपूजेला दोष दिला आहे परंतु मी जसजसा विचार करतो तसतशी मूर्तीपूजेतील दिव्यता माझ्यासमोर स्पष्ट उभी राहते मूर्तीपूजा म्हणजे काय एका लहानशा वस्तूत सर्व विश्व अनुभवण्यास शिकणे म्हणजे मूर्तीपूजा लहानशा खेड्यातही ब्रह्मांड पहावया शिकणे ही गोष्ट का खोटी आहे ही कल्पना नसून प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे विराट स्वरूपात जे आहे तेच लहानशा मूर्तीत तेच एखाद्या मृतकणात त्या मातीच्या ढेकळात आंबे केळी गहू सोने तांबे रूपे सारे आहे सर्व सृष्टी त्या कणात आहे ज्याप्रमाणे एखाद्या लहानशा नाटक मंडळीत तीस ती पात्रे निरनिराळी रूपे घेऊन रंगभूमीवर येतात त्याप्रमाणेच परमेश्वराचे आहे किंवा जसा एखादा नाटककार स्वत नाटक, नाटक लिहितो व नाटकात कामही करतो त्याप्रमाणेच परमात्माही अनंत नाटके लिहितो व आपण अनंत पात्रांनी नटून ती रंगभूमीवर दाखवितो या अनंत नाटकांतील एक पात्र ओळखले की सारे ओळखल्यासारखे होईल काव्यातील उपमा दृष्टांतना जो आधार तोच मूर्ती मूर्तीपूजेसही आधार एखादी गोल वस्तू पाहिली म्हणजे आनंद होतो कारण तेथे व्यवस्थितपणा असतो व्यवस्थितपणा हे ईश्वराचे स्वरूप आहे ईश्वराची सृष्टी सर्वांग सुंदर आहे तिच्यात व्यवस्थितपणा आहे ती गोल वस्तू म्हणजे व्यवस्थित ईश्वराची मूर्ती परंतु जंगलात वाढलेले वाकडे झाड ती ईश्वराचीच मूर्ती तेथे ईश्वराचा स्वच्छंदीपणा आहे त्या झाडाला बंधन नाही ईश्वराला कोण बंधन घालणार तो बंधनातीत परमेश्वर त्या वाकड्या झाडात आहे एखादा सरळ खांब पाहिला तर ईश्वराची समता तेथे दिसते नक्षीचा खांब पाहिला तर आकाशात नक्षत्रांची रांगोळी काढणारा परमेश्वर तेथे दिसतो कापून छाटून व्यवस्थित केलेल्या एखाद्या बागेत ईश्वराचे संयमी स्वरूप दिसते तर विशाल जंगलात ईश्वराची भव्यता व स्वतंत्रता दिसते जंगलातही आनंद होतो व्यवस्थित बगीचातही होतो मग आपण का वेडे आहोत वेडे नाही आनंद दोहोंतही होतो कारण ईश्वरी गुण प्रत्येकात प्रगट झाला आहे गुळगुळीत शाळीग्रामात जे ईश्वरी तेज तेच त्या ओबडधोबड नर्मद्या गणपतीत आहे मला ते विराटरूप निराळे दिसले नाही तरी चालेल परमेश्वर सर्वत्र निरनिराळ्या वस्तूत निरनिराळ्या गुणांनी प्रगट झालेला आहे व म्हणून आपणास आनंद होतो त्या वस्तूंविषयी आत्मीयता वाटते आनंद होतो म्हणजे उगीच नवे। आनंद का होतो काहीतरी नाते असते म्हणून आनंद होतो मुलाला पाहताच आईला आनंद होतो कारण ती नाते ओळखते प्रत्येक वस्तूशी परमात्म्याचे नाते जोडा माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे तोच त्या वस्तूत आहे असा हा संबंध वाढवणे म्हणजेच आनंद वाढविणे आनंदाची अन्य उपपत्ती नाही प्रेमाचा संबंध सर्वत्र जोडू लागा म्हणजे मग पहा कशी मौज होते ती मग अनंतसृष्टीतील परमात्मा अणुरेणूतही दिसेल एकदा ही एक दृष्टी आली म्हणजे मग काय हवे परंतु यासाठी इंद्रियांना वळण लावले पाहिजे भोगवासना सुटून प्रेमाची पवित्र दृष्टी आली म्हणजे मग प्रत्येक वस्तूत ईश्वरच दिसेल उपनिषदात आत्म्याचा रंग कसा असतो याचे सुंदर वर्णन आहे आत्म्याचा रंग कोणता सांगावयाचा ऋषी प्रेमाने म्हणतात यथा अयम इंद्रगोपहा हा जो लाल लाल रेशमासारखा मऊ मृगाचा किडा त्याच्यासारखे आत्म्याचे रूप आहे तो मृगाचा किडा पाहिला म्हणजे किती आनंद होतो हा आनंद का होतो माझ्या ठिकाणी जो भाव आहे तोच त्या इंद्रगोपाच्या ठिकाणी आहे त्याचा माझा संबंध नसता तर मला आनंद होता ना माझ्या ठिकाणी जो सुंदर आत्मा आहे तोच इंद्रगोपाच्या ठिकाणी आहे म्हणून त्याची उपमा दिली उपमा का देतो तिने आनंद का होतो त्या दोन्ही वस्तूत साम्य असते म्हणून आपण उपमा देतो आणि त्यामुळे आनंद होतो जर उपमेय व उपमान अगदी निराळ्या वस्तू असतील तर आनंद होणार नाही मीठ तिकटासारखे आहे असे कोणी म्हटले तर आपण त्याला वेडा म्हणू परंतु तारे फुलासारखे आहेत असे कोणी म्हटले तर साम्य दिसून आनंद होतो मीठ तिकटासारखे आहे असे म्हणण्यात सादृश्य अनुभवास येत नाही परंतु एखाद्याची दृष्टी तितकी मोठी झाली असेल जो परमात्मा मिठात तोस तिकटात हे दर्शन ज्याला झाले असेल तो मीठ कसे तर तिकटासारखे या म्हणण्यातही आनंद अनुभवी सारांश ईश्वरी रूप्रोत भरलेले आहे तेवढ्यासाठी विराट दर्शनाची आवश्यकता नाही खंड सत्तावन्न विराट विश्वरूप पचणारही नाही शिवाय ते विराट दर्शन मला सहन कसे होईल लहान सगुण सुंदर रूपात मला जे प्रेम वाटते जी आपुलकी वाटते जी गोडी वाटते तिचा अनुभव विश्वरूप पाहताना कदाचित येणार नाही अर्जुनाची ती स्थिती झाली तो थरथर कापत शेवटी म्हणतो देवा तुझे ते पूर्वीचे गोड रूप दाखव विराट स्वरूप पाहण्याची इच्छा करू नका असे अर्जुन स्वानुभवाने सांगत आहे ईश्वर तिन्ही काळी तिन्ही स्थळी व्यापून राहिला आहे तेच बरे तो सर्व एकवटून धगधगीत गोळा माझ्यासमोर येऊन उभा राहिला तर माझी काय दशा होईल तारका कशा शांत दिसतात जणू त्या माझ्याशी दुरून बोलताहेत असे वाटते परंतु दृष्टीला शांत करणारी ती तारका जवळ आली तर ती जळती आग आहे मी मग भाजूनच निघेन ईश्वराची ही अनंत ब्रह्मांडे जेथे आहेत तेथे ती तशीच असू दे ती सारी एका खोलीत आणण्यात काय मौज मुंबईच्या त्या कबुतरखान्यात हजारो कबुतरे राहतात तेथे का मोकळेपणा आहे ते दृश्य चमत्कारिक वाटते खाली वर येथे तीनही स्थळी सृष्टी विभागून राहिली आहे यातच गोडी आहे जसे स्थलात्मक सृष्टीचे तसेच कालात्मक सृष्टीचे आपणास भूतकाळाचे आठवत नाही व पुढचे कळत नाही हे आपल्या कल्याणाचेच आहे ज्या वस्तू खास परमेश्वराच्या सत्तेच्या असतात ज्यावर मनुष्यप्राण्याची सत्ता कधी नसते अशा पाच वस्तू कुराणात सांगितल्या आहेत त्यात एक वस्तू भविष्यकाळाचे ज्ञान ही सांगितली आहे आपण अंदाज करतो परंतु अंदाज म्हणजे ज्ञान नव्हे भविष्याचे ज्ञान आपल्याला नाही हे आपल्या कल्याणाचेच आहे तसेच भूतकाळ आठवत नाही हेही खरोखरच चांगले आहे एखादा दुर्जन मनुष्य जरी चांगला होऊन माझ्यासमोर आला तरी मला त्याचा भूतकाळ आठवून त्याच्याबद्दल आदर वाटत नाही त्याने किती जरी सांगितले तरी त्याची ती पूर्वीची पापे मला विसरता येत नाही तो मनुष्य मरून रूप बदलून परत येईल तेव्हाच त्याच्या पापाची जगाला विस्मृती पडेल पूर्वस्मरणाने विकार वाढतो हे पूर्वीचे सारे ज्ञानच जर नष्ट झाले तर सगळे संपले पाप पापपुण्याची विस्मृती पडावयास एखादी युक्ती पाहिजे ती युक्ती म्हणजे मरण या जन्माच्या वेदनाच जर असही होत आहे तर मागच्या जन्मीचा कचरा कशाला तपासतोस या जन्माचा खोलीत कचरा कमी आहे बाळपणसुद्धा आपण पुष्कळ विसरतो विस्मरण पडणे चांगले हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी भूतकाळचे विस्मरण हाच उपाय आहे औरंगजेबाने जुलूम केला किती दिवस घोकीत बसणार हे रतनबाईचे गुजरातीत गर्भागीत आहे ते आपण येथे पुष्कळ वेळा ऐकत असतो त्यात शेवटी म्हटले आहे जगात सर्वांचे यश शेवटी राहील पापाचे विस्मरण पडेल काळ चाळणी मारत आहे इतिहासातील चांगले तेवढे घेतले पाहिजे पाप फेकून दिले पाहिजे वाईट सोडून चांगलेच जर मनुष्य लक्षात ठेवील, तर सोने होईल परंतु तसे होत नाही म्हणून विस्मरणाची फार जरुरी आहे त्यासाठी देवाने मरण निर्मिले आहे सारांश जग जसे आहे तसेच मंगल आहे कालस्थलात्मक जग एके ठिकाणी सारे जवळ आणण्याची जरूर नाही अतिपरिचयात स्वारस्य नाही काही वस्तूंची सलगी करावयाची असते काहींपासून दूर अंतरावर राहावयाचे असते गुरु असला तर नम्रतेने दूर बसू आई असेल तर आईच्या मांडीवर जाऊन बसू ज्या मूर्तीजवळ जसे वागावयास हवे तसे वागले पाहिजे फुलाला जवळ करावे अग्निला बेतात राखावे तारका दुरूनच सुंदर तसेच सृष्टीचे अतिदूर असलेली ती सृष्टी अतिजवळ आणण्यात अधिक आनंद होईल असे नाही जी वस्तू जेथे आहे ती तेथेच असू दे त्यातच स्वारस्य आहे दुरून जी वस्तू दिसते ती जवळ आणल्याने सुखावह होईलच असे नाही ती तशी दूर ठेवूनच तिच्यातील रस चाख धटिंगण होऊन फार सलगी करून परिचय करून घेण्यात अर्थ नाही सारांश तिन्ही काळ आपणासमोर उभे नाहीत हे चांगले आहे तिन्ही काळातील ज्ञान होण्यात आनंद किंवा कल्याण आहेच असे नाही अर्जुनाने प्रेमाने हट्ट घेतला प्रार्थना केली व देवाने ती पुरविली भगवंतांनी आपले ते विराट स्वरूप त्याला दाखविले परंतु मला परमेश्वराचे छोटेच रूप पुरेसे आहे हे छोटे रूप म्हणजे काही परमेश्वराचा तुकडा तर नाहीच आणि समजा हा परमेश्वराचा एक तुकडा असला तरी त्या अफाट विशाल पुतळ्याचा एक पाय किंवा एका पायाची अंगुलीच मला दिसली तरी सुद्धा म्हणेन अहो भाग्य माझे मी हे अनुभवाने शिकलो आहे जमनालालजींनी जेव्हा वर्ध्याला लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले त्यावेळेस मी दर्शनास गेलो होतो पंधरावीस मिनिटे ते रूप पाहतच होतो माझी समाधी लागल्यासारखी स्थिती झाली देवाचे ते मुख ती छाती ते हात पाहत पाहत मी पायांशी आलो आणि चरणांवरच माझी दृष्टी शेवटी स्थिर झाली गोड तुझी चरण सेवा, हीच भावना शेवटी राहिली लहानच्या रूपात जर तो महान प्रभु मावत नसेल तर त्या महापुरुषाचे चरण दिसले तरी पुरे अर्जुनाने ईश्वराला प्रार्थना केली त्याचा अधिकार मोठा होता त्याची किती सलगी किती प्रेम किती सख्य भाव माझी काय योग्यता आहे मला चरणच पुरे माझा अधिकार तितकाच खंड अठ्ठावन्न सर्वार्थसार त्या परमेश्वराच्या दिव्य रूपाचे जे वर्णन आहे तेथे बुद्धी चालविण्याची माझी इच्छा नाही तेथे बुद्धी चालविणे म्हणजे पाप आहे त्या विश्वरूप वर्णनाचे ते पवित्र श्लोक वाचावे व वा पवित्र व्हावे बुद्धी चालवून परमेश्वराच्या त्या रूपाचे तुकडे करावे असे मला वाटत नाही ती अघोर उपासना होईल अघोरपंथी लोक स्मशानात जाऊन प्रेते फाडतात व तंत्रोपासना करतात तसेच ते होईल ते परमेश्वराचे दिव्य रूप विश्वतशुरुत विश्वतोमुखो विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात असे ते विशाल व अनंतरूप त्याच्या वर्णनाचे श्लोक गावे ते श्लोक गाऊन मन निष्पाप व पवित्र करावे परमेश्वराच्या या सर्व वर्णनात एके ठिकाणीच बुद्धी विचार करू लागते परमेश्वर अर्जुनाला म्हणतो अर्जुना हे सारे मरणारे आहेत तू निमित्त मात्र हो मी सर्व काही करणार आहे एवढाच आवाज मनात घुमतो ईश्वराच्या हातातले आपणास हत्यार व्हावयाचे हा विचार मनात आला म्हणजे बुद्धी विचार करू लागते ईश्वराच्या हातातील हत्यार कसे व्हावयाचे ईश्वराच्या हातातील मी मुरली कसे भावयाचे? त्याने मला ओठाशी धरून माझ्यातून मधुर सूर काढवयाचे। मला वाजवावयाचे हे कसे व्हावे मुरली भावयाचे, म्हणजे पोकळ भावयाचे. पण मी तर विकारांनी वासनांनी खचून भरलो आहे माझ्यातून मधुर निघावयाचा कसा माझा आवाज बद्ध आहे मी घनवस्तू आहे माझ्यात अहंकार भरलेला आहे मला निरहंकार झाले पाहिजे मी पूर्ण मोकळा पोकळ जेव्हा होईन तेव्हा परमेश्वर मला वाजवील, परंतु परमेश्वराच्या ओठातील मुरली होणे धाडसाचे आहे त्याच्या पायातील वाहण बनू म्हटले तरीही ते सोपे नाही परमेश्वराच्या पायाला जखम होऊ नये अशी ती मृदू वहाण असावी परमेश्वराचे पाय व काटे यांच्यामध्ये मला पडावयाचे आहे मला स्वतला कमवून घेतले पाहिजे माझी चामडी सोलून ते कातडे सारखे कमावले पाहिजे मऊ केले पाहिजे तेव्हा परमेश्वराच्या पायांतील जोडा भावयाचे हेही सोपे नाही परमेश्वराच्या हातातील हत्यार भावयाचे तर मी दहाशेर वजनाचा लोखंडी गोळा बनून चालणार नाही तपश्चर्येच्या सहाणेवर मी स्वतला धार लावून घेतली पाहिजे ईश्वराच्या हातात माझ्या जीवनाची तलवार झळकली पाहिजे असा हा आवाज माझ्या बुद्धीवर उठत राहतो देवाच्या हातातील हत्यार भावयाचे या विचारातच फार लक्ष लागून जाते हे कसे करावयाचे कसे भावयाचे? ते शेवटच्या श्लोकात भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात या श्लोकाला सर्वार्थ सार म्हणजे सर्व गीतेचे सार असे म्हटले आहे तो कोणता श्लोक मत्कर्म कृन्मत्परमो मतभक्त हा संगवर्जितहा निर्वैरहा सर्वभूते शिय समामेती पांडव माझ्या कर्मात जो मग न भक्तीने भरला असे जगी निसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर ज्याचे जगात कोणाशी वैर नाही जो तटस्थ राहून जगाची निरपेक्ष सेवा करीत आहे जे जे करील ते, ते मला जो देत आहे माझ्या भक्तीने भरला आहे क्षमावान निस्संग विरक्त प्रेमळ असा जो भक्त तो परमेश्वराच्या हातातील हत्यार बनतो असे हे सार आहे रविवार एक मे एकोणीसशे